अध्याय 331 एकतीसावा नारदांचा शुकास उपदेश नारद सांगतात सुखदुखांची परंपरा येऊ लागली म्हणजे नीतीने नितीनेपुण्य व पौरुष यापैकी कशानेही मनुष्याला सुखदुःखांपासून आपले रक्षण करता येत नाही ती भोगल्या गती नाही तथापि त्यांचा प्रतिकार करण्यास झटणे हा आपला सहदधर्म समजून यत्न करीत राहावे यन करील त्याला दुर्दशा यावयाची वयाची नाही जरा मरण व रोग यापासून प्रिय आत्म्याचा बचाव करावा कुशल धनुर्धरांनी सोडलेले तीक्ष्ण बाण जसे शरीरात भिनून दुःख देतात तसे शारीरिक व मानसिक रोग शरीराला पीडा देतात कार्यतृष्णेने पिढिलेला दुःखाने ग्रासलेला जगण्याची इच्छा करणारा आणि सर्वस्वी परतंत्र अशा मनुष्याचे शरीर शक्तीने नाशाकडे खेचले जाते मरणशील जीवांचा आयुर्दाय हरघडी कमी करीत अहोरात्र हे एकामागून एक कधीही न परत वळणाऱ्या नदी प्रवाहाप्रमाणे सारखे निघून चालले आहेत शुक्लकृष्ण पक्ष हे जन्मास आलेल्या प्राण्यांना आळीपाळीने एकसारखे जीर्ण करीत आहेत या ते एक पळभर देखील फुकट घालवीत नाही सूर्य स्वतः अविनाशी आहे परंतु आपल्या अस्तोदयांच्या फेऱ्यांमध्ये भूतमात्राच्या सुखदुःखाची तो आहुती करीत आहे अदृष्टपूर्व व अतर्कित असे जे इष्ट किंवा अनिष्ट प्रसंग मनुष्यावर येतात ते सर्व आपल्याबरोबर गुंडाळून प्रत्येक रात्र जात आहे कर्माचे फल जर अन्य गोष्टीवर अवलंबून नसते तर प्रत्येक मनुष्याला तो इच्छील ती ती गोष्ट प्राप्त झाली असती जितेंद्रिय दक्ष व सुबुद्ध माणसे देखील जर संचित क्रियमाणादी कर्मविहीन असतील तर त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना सिद्धी यावयाची नाही उलट पक्षी गुणहीन नीच व अप्रबुद्ध अशाही माणसांना त्यांची इच्छा व अपेक्षा नसताही पूर्वकर्मांच्या बलाने वाटेल ते वस्तू मिळू शकते सदा प्राण्यांची हिंसा करण्यासाठी टपलेला व दुसऱ्याला फसवण्यात निमग्न असाही मनुष्य केव्हा केव्हा के दुखात लोळत पडल्याचे दृष्टोत्पत्तीस येते कोणाला काही न करता बसल्याजगी लक्ष्मी मिळते तर कोणाला भगीरथ प्रयत्न करूनही जे मिळाव्याचे कर्मात नसते ते मिळतच नाही पाहिजे तर तू हा पुरुषाचा दोष आहे असे म्हण पण वस्तुस्थिती तशी नाही हे नैसर्गिक आहे पुरुषाचे ठिकाणी उत्पन्न झालेले शुक्र स्त्रीचे ठाई संक्रांत होते परंतु स्त्रीयोनी संक्रांत शुक्रापासन केव गर्भ उत्पन्न होतो केव गर्भसंभव हो के प्रकार फलोत्पत्ति होत नहीं अशा आम्रवृक्षा की उपमा देता संता वावे येतुने का ही पुत्रार्थी लोक ना प्रकार उपया अवलब करता पटना पुत्रप्राप्ति होलट रागावले सर्पाला पहुन जसी मना भीति उत्पन्न होते तशी भीती ज्यांना गर्भसंभवाच्या कल्पनेने वाटत असते अशा लोकांना चांगला दीर्घायुषी पुत्र होतो जणू काय पुन्हा बाल्यादी दशांचा अनुभव घेण्यास वडिलांची स्वारी माघारी वळली आहे पुष्कळदा असाही अनुभव येतो की पुत्र नसल्यामुळे उद्विग्न झालेले चित्त लोक पुत्र मिळाव्या इच्छेने देवादिकांची पूजा अथवा तपश्चर्या करतात पण त्यांचे पोटी पूर्ण दहा महिने गर्भात पोहोचलेले कुलांगार पुत्र जन्मास कित्तेकाना त्याच मंगल उपायाने पुत्र होऊन ते धनधान्यादिकांचा वडिलाार्जित वन्य विषयांचा यथेच्छपभोग घेतात उलट काही वेळी असे आढळते की स्त्री पुरुषांचा समागम होऊन पिशाच संचाराप्रमाणे मातेला उपद्रव देणारा गर्भ निर्माण होतो ज्या प्राण्याने मांसष्ट द्वेषादिकांनी भरलेले स्थूल शरीर प्राणोत्कर्मणामुळे सुटले अशा प्राण्याला तत्काळ परिच्छिन्न करण्याकरता अन्न शरीरे तयार असतात दुसरा देह देखील पहिल्या देहाप्रमाणे अखेरीस नाशवंत असून ज्याप्रमाणे एका नावेतील उतारू दुसऱ्या नावेत घेण्याकरता नावा तयार ठेवतात त्याप्रमाणे निराधार झालेल्या शरीरावरती आत्म्यासाठी दुसरा देह कर्मबलाने तयार असतो मैथून समयी स्त्रीयोनीमध्ये संक्रांत झालेला अचेतन शुक्रबिंदू कशाच्या योगाने गर्भामध्ये जिवंत राहतो हे तुला सांगता येईल काय अन्नपान व भक्षण केलेले इतर पदार्थ ज्या उदरामध्ये शिरतात त्यातच अन्नाप्रमाणे गर्भही कसा शिरून जात नाही मूत्रपुरुषांनी भरलेल्या गर्भांमध्ये जीवाची यात्रा नैसर्गिक नियमांनी चालू राहते गर्भधारणा अथवा गर्भविसर्जन या क्रिया जीवाच्या हातच्या नसून तो या कामी परतंत्र आहे काही गर्भांच्या उदकातून अकालीपात होतो काही निर्विघ्नपणे जन्मास येतात तर कित्येक गर्भजीव येतात, आपला अवतार संपवितात मैथून प्रसंगी रेतसंक्रांत करणाऱ्या कोणत्या तरी रीतीची प्रजा होते आणि अशा प्रकारे होणारी प्रजा ही पुन्हा सुखदुखादी द्वंद्वांचे ठिकाणी आसक्त होते देहातील घटक पंचमहाभूते ही आयुर्दाय क्षमताच सातव्या व नव्या दशेप्रत येऊन नष्ट होतात परंतु देही आत्म्याला मात्र हे विकार प्राप्त होत नाही क्षुद्र हरिणावर झडप घालणाऱ्या व्याघ्राप्रमाणे रोगांनी मनुष्य देहाला ग्रासल्यावर उठण्या फिरण्याची त्याला शक्ती राहत नाही व्याधीग्रस्त झालेल्या मनुष्याने जरी अगणित द्रव्य खर्च करण्याचे मनात आणले तरी धन्वंतर्यांना देखील ते प्रयत्न करून रोगाचा वेदना नाहीशा करता येत नाही इतकेच नवे तर ज्याचे जवळ पुष्कळ रामबाण औषधे भरलेली आहेत आणि जे आपल्या विद्येमध्ये निष्णात असून धंद्यामध्ये कुशल आहेत अशा धन्वंतरी वैद्यांवर देखील हरिणावर तुटून पडणाऱ्या पाडव्याप्रमाणे नाना प्रकारचे रोग आपला पगडा बसविल्या राहत नाही ज्याप्रमाणे बळकट हत्ती मोठमोठ्या वृक्षांचा फन्ना उडवितात त्याप्रमाणे विविध प्रकारची शक्तिवर्धक धृते व यांचे सेवन त्या वैद्याने चालवलेले असताही जरा की त्याची हाडे मोडते असे नेहमी आपण पाहतो पशु व पक्षी रोगग्रस्त झाले असता त्यांचे रोगांची या जगतात कोण बरे चिकित्सा करतात कोणीही नाही किंबहुना दरिद्री मनुष्य पशु व पक्षी यांना रोगराईने ग्रासले आहे असे करून आढळून येत नाही जसे मोठमोठे हिंस्त्र पशू आपल्यापेक्षा कमी शक्तीच्या पशूंवर झडप घालताना नेहमी दृष्टीच पडतात तसे रोग हे भयंकर अजिंक्य व प्रखर तेजाचा राजांना सुद्धा घेरून टाकतात याप्रमाणे नाना प्रकारच्या वेदनांमुळे मूड झालेले आणि मोह व शोक यात बुडून गेलेले सर्व जीव कालाच्या प्रवाहात झपाट्याने वाहत चाललेले आहेत कर्मानुसार दशाभोगणारे जीवांना धन राज्य अथवा उग्र तप यापैकी कशाच्याही योगाने कपाळी लिहिलेल्या गोष्टी टाळता येत नाही प्रत्येक मनुष्याच्या मनात उठलेल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडून लागल्या तर कोणीही म्हणणार नाही कोणीही वृद्ध होणार नाही किंवा कोणाच्याही मनाविरुद्ध असे काही घडलेले पाहणार नाही <coughs> प्रत्येक जन असलेली स्थितीपेक्षा अधिक चांगली स्थिती प्राप्त व्हावी अशी इच्छा करीत असतो सुस्थितीसाठीच त्याचे यथाशक्ती प्रयत्न चाललेले असतात परंतु त्याचा हेतु मात्र सफल होत नाही सावधगिरीने वागणारे षठ शूर व पराक्रमी हे सर्व प्रकारचे लोक ऐश्वरमदाने व दारूच्या नशेने धुंद व बेहोश झालेल्या माणसांची सेवा करतात कित्येकांच्या हाल अपेष्टा त्यांना वळण करण्यापूर्वी नाहीशाच होतात तर कित्येक असे असतात की त्यांचे स्वतःचे मालकीची मिळकत असूनही त्यास उपभोग उपभोगावयास सापडत नाही कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या अवस्थांमध्ये अतिशय विषमता दिसून येते कोणी पालखीत बसून जातात तर कित्येकांना त्याच पालख्या आपल्या स्कंधावर वाहून न्याव्या लागतात ऐश्वर्याची इच्छा सगळे करतात परंतु पुढे रथ इत्यादी झुलत आहेत असे ऐश्वर थोडक्यांच्याच नशिबी असते काही जण बायका मेल्यामुळे विधुरावस्थेत असतात तर कित्येक शेकडो स्त्रियांचा उपभोग घेत असतात याप्रमाणे सुखदुखादी आदी घडून राहणे ज्यांचे वाट्यास आलेले आहे अशा मनुष्यात देखील ज्याचे त्याचे भोगाचे वाटे कर्मानुसार वेगवेगळे आहेत याकरता द्वंद्वाहून विलक्षण असे जे स्थान त्याकडे तू लक्ष लाव व या कामी मात्र भूल होऊ देऊ नको धर्म व अधर्म सत्य व असत्य या सर्वांचा त्याग कर आणि यांचा त्याग केल्यामुळे जर वर ज्या गोष्टी साह्याने या सत्यासत्यांचा त्याग करशील त्याचाही त्याग कर हे ऋषीश्रेष्ठा हे जे परमगूढ मी तुला उकलून सांगितले त्या ज्ञानाचे योगानेच मृत्युलोकाची माणसे स्वर्गलोकी जाऊन देव झाली शुकांचा कर्तव्य निश्चय या प्रकारचे नारदांचे भाषण श्रवण केल्यावर सुबुद्ध व शांत शुकाचार्यांनी नारदांचे उपदेशाचा मनामध्ये पुष्कळ विचार करून पाहिला परंतु त्या स्थाम असा कोणताच विचार होईना त्याने विचार केला की पुत्र दारा इत्यादिपासून फार क्लेश आहेत आणि वेद व शास्त्र यांचा अभ्यास करणे हेही फार श्रमाचे आहे तेव्हा क्लेशरहित व श्रेयस्कर असे शाश्वत स्थान कोणते असावे बरे याप्रमाणे थोडा वेळ चिंतन करून सर्वधर्म साध्यंत जाणणारे जे सुख त्यांनी अत्यंत सुखदायक अशा परमपदाची प्राप्ती करून घ्यावयाची असा निश्चय केला आणि ते पुन्हा विचार करू लागले की सर्व उपाधीपासून सुटून श्रेष्ठ गती मला कशी मिळेल बरे जे पद मिळताच मला विविध जन्मरूपी समुद्रात भोऱ्यासारखे पुन्हा फिरावे लागणार नाही ते परमपद मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही ते स्थान मिळण्याचा माझा हेतु आहे सर्वसंग परित्याग करून चिंतनाने निश्चय केल्यावर मला ते स्थान मिळेल जेथे माझ्या आत्म्याला शांती मिळून मला क्षयव्य क्षय व्यय विरहित राहता येईल अशा ठिकाणी मला जाव्याचे आहे पण असे परमपद योगावाचून मिळणे शक्य नाही ज्याला एकदा पूर्ण ज्ञान होऊन परमपदाची प्राप्ती झाली त्याला कर्मांच्या योगाने होणारा देहादी नीच उपाधींचा विटाळही होत नाही म्हणून योग मार्गाचा करून सांप्रतची कुडी सोडल्यावरून वायुरूप होऊन मी तेजोनिधी सूर्याचे ठिकाणी अर्चिरादी मार्गाने विलीन होईल कारण धूम्रादी मार्गाने जो सोमलोकाला जातो त्याला देवगण हलवतात व त्याला पुण्य सरतात पृथ्वीवर यावे लागते व पुन्हा पुण्यसंचय केल्यावर स्वर्ग प्राप्त होतो पण अर्चिरादी मार्गाने सूर्य स्वरूपात गेलेल्या जीवाची अशी स्थिती होत नाही त्याला परावर्तन नाही चंद्राला नेहमी क्षय आहे व पूर्ण क्षय झाल्यावर पुन्हा वृद्धिंगत होऊन जातो तीच अवस्था त्या लोका जाणाऱ्यांची होते या मार्गात क्षय व वृद्धी आहे हे माहीत असल्यामुळे असल्या क्षय वृद्धि शील धूम मार्गाने जाण्याची माझी इच्छा नाही आदित्य असल्या प्रखर किरणानी सर्व जगाला आपले तेज अर्पण करतो सूर्याचे मंडल कधीही कमी होत नाही आणि शिवाय तो सर्व वस्तूं तेज एक सारखे अपले कड़े ओढ़ो देदिप्यमान सूरिया विलीन होने माला श्रेयस्कर वाटते सूर्यलोक कले वेवन निशंक मना व कोई चालू न देता मी तैिकाने वास्तव्य करीन ऋषिसह मी अति दुस्सह रवितेजा प्रवेश करीन सर्व वृक्ष हत्ती पर्वत पृथ्वी दिशा स्वर्ग देव दानव गंधर्व पिशाच उरग व राक्षस या सर्वांना विचारून पुसून मी या जगतातील भूतमात्रांमध्ये प्रवेश करेन रूप होई यात मुळीच संशय नाही सर्व देवांनी व ऋषींनी आज माझे योगबल अवलोकन करावे नंतर याप्रमाणे ठरलेला निश्चय शुकांनी त्या विख्यात नारदास कळवल्यावर नारदांची अनुज्ञा घेऊन ते पित्याकडे निघून गेले मग त्यांनी आपला पिता महात्मा कृष्णद्वैपायन व्यासमुनी यांना अभिवंदन करून प्रदक्षिणापूर्वक आपला हेतू कळविला सुखाचा तो मनोदय ऐकून व्यासानं फार संतोष झाला व ते म्हणाले हे पुत्रा तुला डोळे भरून पाहून माझ्या नयनांचे पारणे मला फेडता यावे एकदर्थ आज तू येथे पण राजा सर्व संशय फिटल्यामुळे शुकांना कोणताही स्नेहपाश राहिला नव्हता म्हणून पित्याच्या म्हणण्याकडे लक्ष न देता मोक्ष प्राप्तीचे चिंतन करीत ते वाट चालू लागले याप्रमाणे आपल्या पित्याला सोडून ते ऋषीश्रेष्ठ शुकाचार्य सिद्ध समुदायांचे कैलास पर्वताच्या विशाल पृष्ठावर प्राप्त झाले ओम तत्स